स्कंद सहावा अध्याय आठवा नहुशाला इंद्रपत्नीची अभिलाषा शा। गुरुने शचीला संरक्षण दिल्यामुळे नहुष राजा गुरुवर क्रुद्ध झाला तो म्हणाला हे देव हो मी गुरुचा इंद्राणीचे रक्षण करीत आहे क्रुद्ध झालेल्या नहुशाला पाहून देव ऋषीना घेऊन नवशाकडे गेले आणि त्याला म्हणाले राजेंद्रा पाप धरू नकोस धर्माप्रमाणे परस्त्री हे निंदे आहे पती जिवंत असताना ती साध्वी पतिव्रता दुसरा नाही। तू धर्म सोडल्यास प्रजेचा नाश होईल सर्वेश्वराने शिष्टाचार पाळला पाहिजे स्वर्गात शचीपेक्षा स्वीकार कर बलात्काराने रसभंग होतो हे नृपश्रेष्ठा व्रतिक्रीडेसाठी दोघांचेही प्रेम असणे आवश्यक आहे तरच सुख मिळते म्हणून तू सद्बुद्धी धर तुला इंद्रप्रति प्राप्त झाले आहे तेव्हा वासना न धरता सदाचारी हो नवश मनाला हे देवानु इंद्राने गौतम स्त्रीचा चंद्राने गुरुपत्नीचा उपभोग घेतला तेव्हा धर्म कोठे गेला होता शब्द पांडित्याने दुसऱ्याला उपदेश करणारे पुष्कळ असतात पण स्वतः तसे वागत नाही तेव्हा इंद्राणीने माझ्याकडे यावे म्हणजे तिलाही सुख प्राप्त होईल मला तिच्याशिवाय सुख वाटणार नाही तेव्हा तिला इकडे घेऊन या तेव्हा अत्यंत त्रस्त झालेले देव त्या मदन व्याकुळ राजाला म्हणाले सामपूर्वक आम्ही तिला इकडे आणतो असे सांगून देव घरी ब्रिया ते म्हणाले हे गुरु इंद्राणी आपल्या घरी आहे असे कळले तिला आपण नहुशाचे स्वाधीन करा त्याला सर्वांनी इंद्र केले आहे म्हणून त्या स्त्रीने त्याला पती करावे ब्रहस्पती म्हणाला हे देवानो शरण आलेल्या इंद्राणीचा त्याग मी करणार नाही देव म्हणाले मग नहुशाला प्रसन्न करण्याचा दुसरा उपाय सांगा तो क्रुद्ध झाल्यास परिस्थिती कठीण होईल ब्रहस्पती म्हणाले इंद्राणीने राजाकडे जाऊन कपटाने म्हणावे माझा पती मृत झाल्याचे समजल्यास मी आपल्याला पती करीन कारण पती जिवंत असल्यास मी आपणाला पती कसे करावे म्हणून मी आता त्याचा शोध करते असे सांगून राजापासून निघून जावे नंतर पतीला आणण्याचा तिने प्रयत्न करावा असा विचार ठरल्यावर इंद्राणी आणि गुरु या सर्व देव नवशाकडे आले ते येत असलेले पाहून राजाला आनंद झाला तो इंद्राणीला म्हणाला कांते इंद्रा माझा स्वीकार कर तेव्हा बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे इंद्राणी लाजत म्हणाली हे राजा माझा पती जिवंता आहे किंवा नाही याचा निर्णय होईपर्यंत आपण थांबावे नंतर निश्चयाने मी आपला स्वीकार करीन आपण तोपर्यंत मला क्षमा करा नहुष आनंदाने म्हणाला बरेतर, नंतर इंद्राणी सत्वर देवांकडे गेली ती म्हणाली हे देवानो इंद्राला लवकर शोधून आणा तेव्हा सर्व देव इंद्राविषयी विचार करू लागले वैकुंठला जाऊन सर्वांनी जगन्नाथाचे स्तवन केले ते त्या जगन्नाथाला म्हणाले हे सुरेश्वरा ब्रम्ह त्रस्त होऊन इंद्र गुप्ततेने वास्तव्य करीत आहे हे भगवान तुम्ही त्या इंद्राचे आणि आमचे रक्षण करणारे आहात तेव्हा ब्रम्ह हत्येपासून इंद्राची मुक्ती कशी होईल ते सांगा विष्णू म्हणाला हे देवानो अश्वमेध यज्ञाने पापाचा नाश होईल देवी जगदंबा संतुष्ट झाल्यावर सर्व पापे नाही तिच्यासाठी हा यज्ञ करा इंद्राणीला भगवतीचे पूजन करण्यास सांगा तसेच शिवाची आराधना करा जगनमातेच्या मायेने नहू मोहित होऊन त्याच्या हातून घडलेल्या पापामुळे त्याचा पापा नाश होईल इंद्राला पुन्हा स्वस्थानाची प्राप्ती होईल विष्णूने सांगितल्याप्रमाणे सर्व जेथे इंद्रे इंद्राच्या विभाग केले ते वृक्ष नद्या पर्वत पृथ्वी स्त्रिया यांच्या ठिकाणी विभागून दिले इंद्राचा पापनाश झाल्याने तो निश्चिंत झाला पण कालाची मार्ग प्रतीक्षा करीत तो कमलाच्या नालातच राहिला असे हे अद्भूत कार्य करून देव परतले विरह विरहव्याकुळ इंद्राणी एकदा गुरूला म्हणाली हे प्रभू अश्वमेधानंतरही माझा पती मला का दिसत नाही त्याच्या भेटीसाठी काहीतरी उपाय सांगा बृहस्पती म्हणाले हे इंद्राणी तू भगवती शिवेची आराधना कर ती देवी तुझ्या पापमुक्त पतीशी तुझी भेट घडवून देईल तीच नवुषाचेही निवारण करून राजाला स्थानभ्रष्ट करील त्यानंतर इंद्राणीने परिपूर्ण आणि विधियुक्त अशी देवी अंबिकेची आराधना केली सर्व भोगांचा आणि सुखसाधनांचा त्याग करून तिने तापस वेश धारण केला अत्यंत नम्र भावनेने पती दर्शनासाठी तिने देवीची पूजा केली काही काळ लोटल्यानंतर संतुष्ट झालेल्या देवीने इंद्राणीला दर्शन दिले ती वरदायिनी हंसारुळ होऊन सौम्य रूपाने तेथे आली विविध आयुधे तिने घेतली होती विविध अलंकारांनी ती युक्त होती तिने परिधान केलेली सुंदर मौतिक रुळत होती ती प्रसन्न हास्यमुद्रेने भूषित होती ती अनंतकोटी ब्रह्मांड नायिका परमेश्वरी अनंतरसाने युक्त असलेल्या सणाने होती ती सर्वेश्वरी सर्वज्ञ कुटस्थ देवी अधरस्वरूपिणी होती मेघतुल्य गंभीर स्वरात ती देवी इंद्राणीला म्हणाली हे सुंदरी वर माग तुझ्या पूजनामुळे मी प्रसन्न झाले आहे कोट्यावधी जन्मातील संचित पुण्याच्या प्रभावानेच माझे दर्शन होते इंद्रपती नम्रप्रणाने म्हणाली हे माते मी पतीच्या दर्शनाची इच्छा करीत आहे तसे नहुशापासून माझे रक्षण व्हावे माझ्या पतीला पूर्वीचे स्थान प्राप्त करून देवी म्हणाली हे इंद्राणी माझ्या दुतीला तू बरोबर ने आणि तू मानस सरोवरा विश्वकामाची माझी मूर्ती आहे तेवश करते हे विशालने मी तुझी इच्छा पूर्ण करीन नंतर देवीच्या सांगण्याप्रमाणे इंद्रपत्नी दुतीला बरोबर घेऊन तिकडे गेली तिथे बऱ्याच काळानंतर तिने आपल्या पतीला अवलोकन केले पतिदर्शनाने आणि आपले वांचित पूर्ण होणार या आशेने तिला आनंद झाला अध्याय आठवा समाप्त